पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे विवाह आणि हिमालयातील साहस माझा विवाह एकोणीसशे सोळा साली दिल्ली शहरात झाला वसंतागमन सूचित करणाऱ्या वसंत पंचमीचा तो दिवस होता त्या वर्षीच्या उन्हाळ्यातील काही महिने आम्ही काश्मीरमध्ये काढले आमच्या कुटुंबियांना खालच्या खोऱ्यातच ठेवून मी आणि माझा एक सुरतभाऊ असे दोघेजण बरेच आठवडे डोंगरातून हिंडत होतो त्यावेळी आम्ही लडाख घाटही चढून गेलो तिबच्या पडाराकडे जाणाऱ्या चिंचोळ्या आणि निर्मनुष्य अशा पृथ्वीवरील उंच दऱ्यातून हिंडण्याचा हा पहिलाच प्रसंग झोझीला घाटाच्या माथ्यावरून हिरव्यागार गवताने झाकलिया डोंगराच उतार एका बाजूस दिसत होते तर दुसरीकड़ उघड़ बोडक शिलाखंड दृष्टीच पडत होत दोन्ही कुशींना पर्वतांचा पहारा असलख्खा त्या निरुंद दरीतून आम्ही वरवर चढत होतो बर्फात छतीत शिखरे एकीकडे चकाकत होती आणि त्यातून छोटेछोटे हिमप्रवाह मंदपणे आमच्याकडे वाहत येत होते झोमणारा गार वारा सुटला होता पण दिवसा सुर्याची छानदार ओब मिळत अस वातावरण इतके स्वच्छ होत की पदार्थाचे अंतर अजमावण्यात चुकून लांबचे पदार्थ जवळ आहेत असा वास होई आणखीवर गेल्यावर आम्हाला साथ द्यावायला झाड जार झाडोराही राहिला नाही उघडे फत्तर बर्फ आणि क्वचित वेळाडोळ्यांना रिझवणारी फुले एवढीच कायती उरली परंतु निसर्गाच्या या ओसाड आणि एकाकी वस्तीस्थानातही मला एक प्रकारचे विलक्षण समाधान लाभले आनंद आणि उत्साह हो यांनी मी फुलत होतो या प्रवासात एक रोमांचकारी प्रसंग अनुभवायस मिळाला झोझीला घाट चढल्यावर मातायांपाशी आम्हाला कळले की अमरनाथची गुहा फक्त आठच मैल दूर राहिली आहे हिम आणि वर्भ यांनी आच्छादितीत असा एक प्रचंड पर्वत वाटेत आडवा होत आहे खरे पण त्यात काय मोठे आठस्तर मैल सारे अंतर जो जोमाच्या भरात आमच्यासारख्या अननुभवी माणसांनी ठरवले की अमरनाथला जायचे अकरा हजार पाचशे फूट उंचीवरचा आमचा त सोडून थोड़े जन पुढे निघालो वाटाड्या म्हणून एक स्थानिक धनगर बरोबर घेतला होता कमरेला दोऱ्या बांधून कित्येक हिम नद्या चढून गेलो कित्येक ओलांडल्या त्रास अधिकच होऊ लागला श्वासोच्छवास करणेही जड पडू लागले आमच्या हमालांच्या पाठीवर थोडे थोडे सामान होते तरीही त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले हिम नद्यांची पात्रे कमालीची घसडी झाली आम्ही अगदी थकवून गेलो एक एक पाऊल मोठ्या मुश्किलीने पडत होते तरी पण आमचा मूर्खपणाचा बेत आम्ही सोडला नाही सकाळी चार वाजता आम्ही तळ सोडला होता जवळजवळ बारा तास एकसारखे चढल्यावर आम्हाला बक्षिसी काय मिळाली तर एक विस्तीर्ण हिमाच्छित मैदान दृष्टीस पडले परंतु देखावा मात्र उदात्तरम्य होता हिमशिखरांनी व्यष्टीत असा तो भूभाग रत्नखजित बुकडाप्रमाणे अथवा स्वर्गदेवतांच्या क्रीडांगणाप्रमाणे शोभत होता बर्फ व धुके अधिकच पडू लागले व तो देखावा लुप्त झाला आम्ही किती विंजर होतो ते कळले नाही पण बहुदा 15,000 ते सोळा हजार फुटावर ती जागा असावी कारण अमरनाथच्या गुहेच्या बरेसवर आम्ही उभे होतो आम्हाला आता अर्धा एक मैलाचा तो हिमाच्छदित प्रदेश तेवढा ओलांडावायचा होता मग खाली उतरले की अमरनाथ चढ मागे पडल्यामुळे आता त्रास संपला असं आम्हीच वाटले साहजिकच शरीर थकले होते तरी मनाला उशारी वाटू लागली व वा आम्ही पुढे पाऊल टाकले जमीन फार फसवी होती वाटेत अनेक चर होते व नुकत्याच पडलेल्या बर्फाने काही धोक्याच्या जागा झाकून गेल्या होत्या या बर्फापायीस इतिश्री होण्याचा प्रसंग मजवर येऊन ठेपला बर्फ वाहून टाकला तो बर्फाचा पापुत्रा पायाखाली फाटून मी एका प्रचंड जराच्या जाभाडात गडप झालो फार विस्तृत अशी ती भेग तिच्या तळाशी वस्तू गेली किती काही युगे तरी सुरक्षित राहणार याविषयी शंका घेण्याचे कारण नव्हते पण माझा तोल सुटला नाही त्यामुळे चराच्या कळांना मी घट्ट धरून ठेवले मग मला वर खेचण्यात आले या प्रसंगामुळे मन जरा हबकलेच पण आम्ही माघार घेतली नाही परंतु त्यानंतर चर एका मागोमाग एक वाटेत आडवे येऊ लागले त्यापैकी काही इतके रुंद होते की ते ओलांडावयास अवश्य ती साधनेच आमच्यापाशी नव्हती तेव्हा निरुपाय म्हणून परत वळलो ठकलो तर होतोच त्यात निराशेची भर पडली आणि अमरनाथच दर्शन काही घडले नाही काश्मीरमधील उन दर्या डोंगरांनी माझ्या मनाला इतका काही चटका लावला होता की लवकरच पुन्हा तिथे जाण्याचा मी संकल्प केला मी किती वेळा बैत केले, प्रवासाच्या योजना आखल्या कुतुलांचे स्थान बनलेल्या तिवेटमधल्या मानसरोवराचे व शाऱ्याच्या हिममय कैलासाचे दर्शन घेण्याचाही माझा बैठ होता त्याचा रुस्ता विचार म्हणत आला तरी मन आनंदाने डुलू लागत परंतु बैत करून आज अठरा वर्ष झाली तरी मी येथेच आहे जबर इच्छा असून काश्मीरला जाणेही साधले नाही राजकारणाच्या व सार्वजनिक कामाचे जाळ्यात मी अधिकाधिकच गुंतत जात आहे व पर्वत उल्लंघनाच्या आणि समुद्रापार होण्याच्याऐवजी प्रवासाची हौस मला तुरुंगाच्या वाऱ्या करूनच भागवावी लागत आहे पण माझे बेत अद्याप चालू आहेतच बेत करतो म्हटले तर तुरुंगात देखील कोणाला बंदी करता यावायची नाही शिवाय तुरुंगात दुसरे करणार तरी काय ज्या दिवशी हिमालय चढून मी त्या मनपूजी सरोवराच्या काठी पोसलेला असेन त्या दिवसाची चित्रे मी मनाशी बसतो मध्यंतरीच्या काळात आयुकन सिक तांगनाप्रमाणे झिजून चाललेच आहेत सा तारुण्य जाऊन मध्यावस्था प्राप्त झाली आहे तीही संपेल आणि तिच्या जागी कृतांताचा अंमलध्वज फडकू लागेल आणि कधीकधी मला वाटते की जरड झाल्यावर मी कसता जातो कैलासला आणि मग कुठले आले आहे मानस सरोवर तथापि तो करण्यालायक आहे सुरुवात तर करावी मग खचा मुकाम न का नजरेस पडेना ए आहा ती पर्वतांची रम्य माला अंतरी संकटांना जेथ आली सांध माधुरी आणि ये अध्यापी माझा जीवनेत्री मोहुनी पातो असपृष्ट राशी त्या हिमाच्या तेथुनी